वार्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग चौदावा मग बळाने उद्धट बनलेला वैभवसंपन्न रावण महोदर प्रहस्त मारिश शुक सारण आणि सदोदित युद्धाची खुमखुम असणारा वीर धूम्राक्ष अशा सचिवांसह क्रोधाने जणून लोकांना जाळून टाकीत निघाला नगरे नद्या पर्वत वने उपवने ओलांडून तो थोड़ाच काळात कैलास पर्वतावर पोहोचला युद्धाची इच्छा धरून जय्यत तयारी करून आपल्या मंत्र दुरात्मा राक्षस राजा आला आहे हे ऐकून त्या राक्षसाच्या पुढे यक्षाची छाती होईना तो आपल्या राजाचा भाऊ आहे जाणून ते धनेश्वराकडे गेले त्याच्याकडे जाऊन त्यांनी त्याच्या भ्रात्याच्या मनातला सारा हेतू त्याला सांगितला आणि कुबेराची युद्धाला अनुज्ञा मिळाल्यामुळे ते हर्षी ठेऊन निघाले त्यावेळी राक्षस राजाच्या सैन्यांचा खळबळाट समुद्राप्रमाणे वाढला आणि त्या योगी तो पर्वतजण हलू लागला मग यक्ष राक्षसांचे तुम्ही युद्ध झाले राक्षसाचे सचिव रणात व्यथित होऊ लागले सैन्याची अशी स्थिती पाहून दशदेव राक्षसाने बरेच हर्षनाथ केले आणि क्रोधाने तो तुटून पडला राक्षसराजाचे जे भयंकर पराक्रम करणारे सचिव होते त्यातील काय प्रत्येक जण हजार हजार युद्ध करू लागला गदा मुसळे खटग शक्ती तोमर या अयोध्याचे प्रहार होत असताना दशग्रिय त्या सैन्याच्या आत चिरला त्याच्यावर असा मारला की दशाननाला श्वास घेणे टाकणे मेघाने जलधारांचा वर्षाव करावा तसा वर्षावाने त्याची गती कुंठित झाली पण यक्षांच्या शस्त्रांचा मारा होऊन सुद्धा त्याला व्यथा झाली नाही जणू मेघांकडून शतधाराने भिजवला जाणारा पर्वतोस त्या महात्म्याने कारखी असलेली गदा उचलली आणि तो यक्षांच्या सैन्या शिरून त्यांचा फडशा पड़ू लागला शुष्क इंधनाने भरलेल्या अरण्यासारख्या रामवर पसरलेल्या यक्ष सैन्याला तो वाऱ्याने फुलवलेल्या अग्निप्रमाणे जाळू लागला त्याच्या महोदय शुक इत्यादी महाआमात्याने वाऱ्याच्या झोतांनी मेघ नाहीसे करावे तसे ते यक्ष फार थोडे शिल्लक कित्येक मार बसल्यामुळे रणात छिन्न भिन्न होऊन भूमीवर पडले कित्येक क्रोधाने भरून आपले ओठ तीक्षण दातांनी चावू लागले कित्येक हातातली शस्त्रे गळून जाऊन रणात थकून भागून एकमेकांना कवटाळून पडले पुराने नदीचे तीर नष्ट करावे तसे ते यक्ष नष्ट होऊ लागले मारले जाऊन स्वर्गात जाणारे युद्ध करणारे आणि पळत सुटलेले यक्ष आणि प्रेक्षक असणारे ऋषी संघ यांच्यात अंतर राहिले नाही महाबलवान यक्षबाहू कुबेराने यक्ष तेथे येऊन थडकला त्याने विष्णू प्रमाणे चक्राने मारीच्या रणत प्रहार केला तेव्हा पुण्याक्षय झालेल्या ग्रहाप्रमाणे तो कैलास पर्वतावरून भूतलावर पडला विसावा घेतल्यानंतर थोड्या वेळाने तो राक्षस त्या यक्षाशी युद्ध करू लागला तेव्हा तो यक्ष होऊन पळून गेला मग नाना प्रकारे सुवर्णाने सजवलेल्या वैडूर आणि रुपे यांनी मोठवलेल्या प्रवेशद्वारांच्या मध्यात जेथे द्वार रक्षकांची उभे राहण्याची शेवटची सीमा होती तिथे दशग्रीवाने प्रवेश केला पण दशग्रीव राक्षस प्रवेश करीत आहे हे पाहताच सूर्य नावाच्या द्वार त्याला अडवले त्या यक्षाकडून निवारण होत असतानाही राक्षस <coughs> पुढे घुसला जेमा अडवले असताही तो राक्षस थांबे ना तेव्हा त्या ते यक्षाने तोरणच उघडून त्याला वांडले आणि दशग्रीवाच्या अंगावरून पर्वतावरून धातू युक्त मातीचे ओघळ व्हावे तसे रक्ताचे ओघळ वाहू लागले पर्वत शिखरासारख्या तोरणाने त्याला मारले तरी ब्रम्हद्रीवांकडून वर मिळालेला असल्यामुळे त्या वीर्याला काही झाले नाही तो त्या वर, त्या प्रहार से चूर्ण राक्षसा बन सड़ भयाने ग्रस्त हो नद्या गुहा इत्यादि शिरू लगे हाथ आयुधे टाकली थकून गए तो चौदावा सर्ग समाप्त